शिवसूत्र व भगवत वचन या उभयांच्या प्रमाणांचं मला सहाय्य नसलं तरी सुद्धा मी हेच सांगेन या व्यतिरिक्त मी तुम्हाला दुसरं काही सांगणार नाही असा मौलीने या उभी मध्ये आपला स्वतःचा स्वाभिमान व्यक्त केलेला आहे हा स्वाभिमान आत्मविश्वास अतिशय सोज्वळ आहे सोजवळतेचा कळस आहे आणि इतका दृढ आहे कितीही मोठी परीक्षेची वेळ आली तर चळ ढळ ही गोष्ट सुद्धा बोलता येत नाही घडणं तर दूरच राहील चा या, या हो अत्य अभाविज्ञान नहीं अज्ञान नहीं पुमला व्यवहार जी जी ज्ञान है सभी ज्ञान संबंधा ने युक्त है आणि त्या संबंधाने युक्त असल्या कारणाने वृत्ती संबंध होऊन ते तुम्हाला ज्ञान होतात अंतकरण वृत्ती घटाशी संबंधित होते व्हायचं त्या त्याशी संबंधित होते आणि मग आय घट हा ज्ञानाचा विषय होतो आणि मग तुम्हाला त्याचं ज्ञान होतं अशी एकंदर प्रक्रिया त्याच्यासाठी दादा विचार सगळ्यात घट ज्ञानाची रीती लांब लचकलेली आहे ती विस्ताराने आपण वाचा पण ज्यांनी ऐकले त्यांना ही आहे तेव्हा संबंधोपार्जित तत्वज्ञान एव इथे शिवेनं उगत त्याला तत्वज्ञान म्हणतात असं शंकराने स्वतः प्रतिपादन केलं आहे आणि तथैव नारायणीनं आपली ना गीताशास्त्री त्याचप्रमाणे नारायणाने ना सुद्धा गीताशास्त्रामध्ये प्रकाशित ती गोष्ट प्रतिपादन केली आहे की ज्ञानम गुणात्मक सिद्धम या दोन्ही बोलण्यावरून ज्ञान हे गुणात्मक आहे असं सिद्ध झालेलं आहे कुणी म्हणेल परंतु सत् प्रमाणबलेनं एव असे स्वीक्रिय केवळ त्या प्रमाणबळानेच ही गोष्ट आम्ही मानतो स्वीक्रिये आम्ही त्याचा आदर केला आम्ही अंगीकार केलाय का अंगीकार केला स्वत शंकर बोलतात अंगीकार केलाच पाहिजे स्वतः नारायण बोलतात अंगीकार केलाच पाहिजे वेदोपजीवी असलेली स्मृती बोलते अपौरुषेय वाङ्मय आणि त्या अपौरुषय वाङ्मयाची कास धरून चालणारं हे जे शास्त्र गीताशास्त्र हे जर स्वत अंगाने प्रतिपादन करत आहे तर आपल्याला हे मानलं पाहिजे म्हणून आम्ही मानतो स्वीक्रिय एव इथे सिद्धांत न हा सिद्धांत असा नाही आहे त्यासाठी मी या सिद्धांताचा अंगीकार केला असं तुम्ही समजू नका स्वानुभव हा माझा स्वतःचा अनुभव सुद्धा एशा अनुभव सुद्धा असाच आहे शंकराने सांगितलं विष्णूने सांगितलं ही गोष्ट तर ठीकच आहे पण तेवढ्यामुळे मी मानतो त्या बलाने मी मानतो त्यामुळे मी याचा आदर केला स्वीकार केला असं नसून माझा स्वतःचा अनुभव सुद्धा असाच आहे का सापेक्षम ज्ञानम अज्ञान एव माझा अनुभव असाय सापेक्ष ज्ञान असेल तेनायच केला तुम्ही म्हणा त्याला ज्ञान म्हणून आम्ही जर त्याला म्हणतो हे ज्ञानाचे शिखर नसून ही अज्ञानाचीच शिखर आहे शाळा कॉलेजेस असोत तर तुमचे आमच्या सारखे अध्यात्म विद्यापीठ असोत जे ज्ञान संबंधाने उपार्जित आहे जे ज्ञान गुणात्मक आहे ते ज्ञान कितीही मोठ्या स्वरूपाचं असलं तरी माझ्या मताने सापेक्षम ज्ञान अज्ञान हे अज्ञानच आहे असं माझं मत आहे आता हो, एवढ्या करताच वाक्यजन्य ज्ञान वाक्यजन्य ज्ञान म्हणजे महावाक्यजन्य ज्ञान अवांतरवाक्यजन्य ज्ञान व तर इतर ज्ञान सगळी तर इतर ज्ञानांचा आपल्याला तात्पुरतास विचार करायचा नाही कारण आपण या केवळ वैदिक अध्यात्म ज्ञानाचा विचार करीत असल्याकारणाने अवांतर वा महावाक्यजन्य जे ज्ञान आहे ते कोणतेही प्रकारचा भवते ते सुज्ञान नाहीये ते चांगलं ज्ञान नाहीये ते अज्ञानजनित ज्ञान असल्या कारणाने अज्ञानावर आधारलेला असल्या कारणाने त्या ज्ञानाला मी सुज्ञान म्हणायला तयार नाही यक्ष स्वरूपभौतम ज्ञान म्हणजे निर्पेक्षत ज्ञान आहे जे आश्रय विषय विवर्जित ज्ञान आहे तुम्हाला झालेली ज्ञान आश्रय विषय रूप असतात व कधी कधी आश्रय विषयाच्या वाढ विस्ताराने झालेली ती ज्ञान असतात मग आश्रय विषयाच्या वाढ विस्ताराने झालेली ज्ञान आणि आश्रय विषय विवर्जित असलेलं ज्ञान यांच्यामध्ये मंत्र्यात दोन दोन टोक आहे म्हणून महाराज म्हणतात यात निर्पीक्षम असं निरपेक्ष असलेलं आश्रय विषय विवर्जित असलेलं जे स्वरूपूत ज्ञान असुभवाख्य ग्रंथे माझ्या ग्रंथाचं नाव मी अनुभव असं ठेवलं जरी अमृत शब्द असला तरी अनुभवामृत असं त्या ग्रंथाचं नाव असल्या कारणाने अनुभवाख्यक ग्रंथ माझा हा ग्रंथ अनुभवाचा ग्रंथ मी त्याचं नावच अनुभवाचा ग्रंथ म्हणून ठेवलेला असल्याकारणाने या अनुभव किंवा अनुभव नामक तुम्हाला म्हणायचं जा झालं तर अमृत अनुभव ना मग अगदी त्याचं रूढ अर्थाला धरून बोलायचं जा झालं तर नाही तर मौलीनी पुढे असंच म्हटलं अनुभवा अमृत येणे असं पण पुढे म्हटलेलं आहे तेव्हा अनुभव हा जो माझा आहे अमर स्वरूपाचा आहे जो अमृत म्हणजे ब्रह्मविषयक आहे अशा अमृत ग्रंथाचं मी जे नाव ठेवलंय अनुभवाख्य ग्रंथ अनुभव संज्ञक असलेल्या ग्रंथामध्ये प्रमाणांतर प्रमाणांतराची अपेक्षा नाही ग्रंथ जर अनुभवाख्य नावाने आहे तर प्रमाणांतरापेक्षा न वर्तते इथे प्रमाणांतराची अपेक्षा नाही आहे कोणतं तरी प्रमाण मी घ्यावं आणि हो, मग ते सिद्ध करावं याच्यासाठी हा ग्रंथ लिहिलेला ना नाही हा ग्रंथ मुळे जर अनुभवाचा म्हणून नाही याचं नाव जर आम्ही अनुभवाक अनुभवाच जर ठेवलेलं तर अनुभव नावाच्या ग्रंथात प्रमाणाची अपेक्षा नाही प्रमाण देण्याची मुळेच त्याला गरज नाही अपेक्षा न वर्तते अपेक्षा नाही मग तुम्ही का दिला असा आहे जाता जाता पूर्वीच्या लोकांनी पूर्वसुरींनी केलेल्या उल्लेखाचा उल्लेख करणं त्याचा निर्देश करणं या पूर्वसुरींच्या विषयीची असलेली एक कृतज्ञता त्यात दिसून येते एवढा त्याचा भाग आहे पण तेवढ्यामुळे मी अंगीकारले असं नाही माझा अनुभव सुद्धा तसाच आहे नेहमी आपण असं लक्षात ठेवा की ज्ञानेश्वर महाराज सांगतात श्रुती सांगते उपनिषदं सांगतात तुकाराम महाराज सांगतात दादा सांगतात तात्या सांगतात म्हणून मी मानतो हे अनुभवाच्या दृष्टीनं थोडंसं कमी आहे म्हणून तर मानतो हे कबूलच हे पहिल्यांदा गृहित आधी मला ही गोष्ट विचाराने आता पटलेली आहे मला आता ही गोष्ट मान्य झालेली आहे मला ही गोष्ट मान्य आहे अशा अवस्थेवर कधीतरी आपल्याला यायला पाहिजे मला त्यांच्यामुळं समजलं याचा अर्थ असा उद्या जर मला काही अडचण निर्माण झाली माझ्या अनुभवाला जर कदाचित विरुद्ध झाली तर मी मानणार सुद्धा नाही तर तशा म्हणणाऱ्याला वाव सुद्धा असू नये त्याला हे उत्तर आहे की जरी त्याने सांगितलं असलं तरी तुझा अनुभव हो काय त्याच्या शेवटी तुला लाभ ग्रंथ नाही तुला पटलं का त्या शेवटी पटकत नाही म्हणजे मौली म्हणते माझा स्वतःचा असा अनुभव का अनुभव कसा अनुभव आहे अनुभव ग्रंथात प्रमाणांत अपेक्षा नाही त्याने सांगितल्यासारखा माझा अनुभव आहे म्हणजे काय सांगायचं ठेवली पाहिजे कारण तिथे सांगितलंय ज्ञान बंध आहे म्हणून ज्ञान बंद आहे असं तुमचा अनुभव आहे का किंवा तुमच्या अनुभवात ज्ञान बंध आहे असं कस ठरलं अशा रीतीने जर मौलीला आपण विचारलं तर मौली आपल्याला उत्तर देते अनुभव मात्र मूळ शुद्ध जो अनुभव आहे अद्वितीय ज्ञान स्वरूपे ज्ञान स्वरूपाणी अवकाश नाही त्यांना प्रवेश सुद्धा मिळणार नाही त्याच कारण प्रमेयभावाला ती अनुभवती रूप असलेली वस्तू कधीच प्राप्त होत नाही प्रमेय भावाला तीच वस्तू प्राप्त होते की जी कधी ना कधी तरी अज्ञानाने आच्छादित असते आत्मवस्तू ही स्वयंप्रकाश असल्या कारणाने ती कधीच अज्ञानाने आच्छादित झाली नाही म्हणून ती कधी प्रमेय भावाला प्राप्त होत नाही आणि आत्मवस्तू जर कधी प्रमेय भावाला प्राप्त होत नाही तर प्रमाण जाऊन तिथे काय करणार अनावर आहे तिथे प्रमेय कोणाची निवृत्ती करणार आवरण निवृत्ती करण्यासाठी जर तिथे आवरणं नाही तरी प्रमाण तिथे जाऊन काय करणार काही नाही यांचा काय उपयोग होणार नाही तिथे जाऊन यांचा तिथे जाऊन काहीही उपयोग नसल्या कारणाने केवळ अनुभवती मात्र केवळ मात्र ज्ञपात तिथे शिल्लक राहणार आहे यात एक ज्ञानेश्वर महाराजांना एक शास्त्र सांगायचं आहे ते शास्त्र इतकं सूक्ष्म शास्त्र सांगायचं आहे कि माझ जे आत्मस्वरूप आहे ते घट प्रमाणे ज्ञानाचा विषय होतो त्यावेळी त्याच्या ठिकाणी ज्ञेयतावछेदक धर्म आहे तो आवरण निवृत्तीला विषय होण्याजोगा आहे ज्याच्या ठिकाणी प्रमेय भाव आहे त्या त्या ठिकाणी ज्ञेयता अवच्छेदक धर्म राहतो म्हणून तदाकार झालेल्या वृत्तीने अर्थात ज्ञेकार झालेल्या वृत्तीने आवरण निवृत्तीपूर्वक ज्ञेयता वच छेदक धर्मयुक्त असलेल्या पदार्थाचं ज्ञान होऊन हा अमुक पदार्थ आहे असं माणसाला शेवटी ज्ञान होत असतं यद्यपि हे परमेश्वर प्रकाशानं घडतं पण आचार्यांचा असत आहे सिद्धांत तसाच आहे ना नावर ज्ञानही चुराधिकरण दा बंदते मनुष्य काय त्यावेळी म्हणतो जाना मी तमेव भान तो म्हणतो मी जाणतो अरे तू जाणतो नवीन भान तमो सर्व यसव विभाती करते आत्मा त्याच्यामुळे जगत तस्मय श्री गुरुमूर्त ये नमयदम श्री दक्षिणामूर्तये त्याप्रमाणे या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञेतावच्छेदक धर्माचा त्रैकालिक अत्यंत अभाव असल्यामुळे तो आत्मा ज्ञानाला नाम ज्ञान करून देणाऱ्या कोणत्याही प्रमाणात ओ नेमा कोणत्याही प्रमाणाला हा विषय होत नाही असा माझा अनुभव माझा अनुभव हो कसा आहे ज्ञेता अवच्छेदक धर्म मी एकच असं नाही ज्ञेता अवच्छेदक धर्म तुम्हाला कोणकोणत्या रूपाने सापडत असतील त्या विषय प्रकाशकता ज्ञान निवर्तकता आणखीन काय अस्थिव्यवहार कारणता काय तुम्हाला सापडत असतील यापैकी कुठल्याही धर्माचा जिथे संबंध नाही म्हणून नेहतावच्छेदक धर्म विवर्जित आत्मा असल्या कारणाने तो स्वयंप्रकाश असल्या कारणाने प्रमेय भावाला नाम रूप संबंध जाती क्रिया भेदू हे जे सहा अवच्छेदक आहेत हे वाच्यता अवच्छेदक धर्म आहे या षटविध वाच्यता अवच्छेदक धर्माहून विवर्जित आत्मा असल्या कारणाने तो आत्मा कोणत्याही शब्दाला विषय होत नाही असा माझा अजून की आत्मा या साक्षात अपरोक्षात ब्रह्म असं त्याचं वर्णन केलं की आत्मा हा साक्षात म्हणजे प्रत्यक्ष अपरोक्ष रूप आहे प्रत्यक्ष अपरोक्ष रूप आहे म्हणजे तरी काय म्हणजे तो परोक्ष नाही असा माझा अनुभव साक्षात अपरोक्ष अशासाठी वापरलाय की माझा जो आत्मा आहे तो ब्रह्मरूप आहे नापक आहे परिच्छिन्न नाही असा माझा अनुभव काय तुमचा अनुभव आणखी अनुभव असा आहे यात साक्षात अपरोक्षात ब्रह्म तो परोक्ष नाही तो स्वयंप्रकाश आहे तो मदरूप आहे म्हणजे अभिन्न आहे म्हणजे माझ्यावरून तो भिन्न नाही म्हणजे ज्ञता अवच्छेदक धर्म विवरजित वाच्यता अवच्छेदक धर्म विवर्जित दग दग परोक्षता अवक्षता धर्म विवरजित आणि भिन्नता विवर्जित असं ते स्वरूप आहे म्हणजे त्याच्या उलट करा आता त्याच्या उलट करायचं म्हणजे काय करायचं ज्ञेयता अवच्छेदक धर्म विवरजित आहे म्हणजे अज्ञेय रूपाने आत्मा आहे अवाच्य रूपाने आत्मा आहे म्हणजे त्याचा माझा अनुभव काय अज्ञेयत्व रूपाने अवाच्यत्व रूपाने अपरोक्ष अभिन्नत्व रूपाने मी त्याला जाणतो माझा असा अनुभव आहे माझा अनुभव कसा आहे हा असा अनुभव आहे की स्वयंप्रकाश चिन्हातृ वस्तू परोक्ष नाही ही ज्ञेय नाही ही वाच्य नाही व ही भिन्न नाही किंतु ही अज्ञेय अवाच्य अभिन्न व अपरोक्ष आणि वित्यापरोक्ष रूप आहे स्वयंप्रकाश रूप आहे असा माझा अनुभव मग अशा अनुभवासाठी काही आवश्यकता नाही शेवट असा म्हणजे तरी काय म्हणजे असा की अपरोक्षरूपाने अज्ञेयरूपाने अभिन्नत्वाने अपरोक्षत्वाने मला त्याचा अनुभव हो आहे त्याचा अर्थ असा मला त्याचा अनुभव नाही माझा अनुभव म्हणजेच ते म्हणजे आत्म्याच ज्ञान नाही आत्म्याचा अनुभव नाही अनुभवते म्हणजेच आत्मा अशी ही अंतरातली स्थिती असल्या कारणाने स्वयंवा अनुभवतवा स्वतः अनुभव अनुभव स्वतःच अनुभूती स्वरूप असल्या कारणाने शब्द स्वयंप्रकाश अनुभूती हे त्या परमेश्वर आत्मविश्वासातला अभिप्राय आशय आहे आणि अशा दृष्टीने ही वाचा हवी आपल्या लक्षात येईल वाचा परंतु ही गोष्ट शिवानी किंवा विष्णूंनी प्रतिपादन केली आहे म्हणूनच ते आम्ही मानतो असे नव्हे त्यांनी तसे जरी प्रतिपादन केले नसते तरी आमचा अनुभव हा सांगितलं इतका अनुभव हो म्हणजेच आत्मा हा शेवटी कसा तर हा असा त्याचा वाढ विस्तार असावरचा त्या वाढ विस्ताराला सोडून थोडक्यात नवलीने इथे प्रतिपादन केलं आहे म्हणजे यांच्या बोलण्यावर आम्ही हा सिद्धांत केला असे नाही केवळ ज्ञानस्वरूप जो आत्मा, त्याला असं उत्पन्न सबळ तैसे नो हे काय गंमत आहे कि आत्मा हा जर स्वतः ज्ञानस्वरूप असा असेल तर तो दुसऱ्याच्या ज्ञानाची अपेक्षा मागेल कशा ज्ञानस्वरूप म्हणायचं जन्य ज्ञानाची अपेक्षा बाळगायची हे वधतो व्याघात आहे बोलण्या बरोबर नाही दिसत असं कुठे शक्य आहे काय कधी त्याच्याकरता महाराजांनी आपल्याला निखळ शब्द वापरा निखळ म्हणजे केवळ शुद्ध मात्र भरीव ज्ञान हे जर आत्म्याचं स्वरूप असेल तर त्या स्वरूपाच्या ठिकाणी इतर ज्ञानांची मुळी ही अपेक्षा नाही आत्मस्वरूपाचं वर्णन करताना मौलीने अनेक ठिकाणी असं प्रतिपादन केलं आत्मस्वरूप हे स्वयंप्रकाश रूपाने स्वप्रकाश असल्या कारणाने आपल्या स्वतःच्या स्वप्रकाशाने विराजमान आहे त्र अज्ञान संबंध हा नास्ती अज्ञानाचा संबंध नाही आणि अज्ञानाचा संबंध नाही असं जर तुम्हाला समजलं असेल तर अज्ञानाच्या सापेक्ष असलेल्या ज्ञानाचा संबंध नाही हे सहजच सांगितल्या तत्र कधी जर अज्ञानाने आवृत होईल तर आणि असं जर घडेल तर पुढे काय परिणाम घडतो आवृत झाल्यानंतर मग मी कर्तृत्ववान आहे मी भोगता आहे कर्तृत्व भोक्तृत्ववादी धर्मवान मी आहे मन्यमान हा जीव संसार चक्रे भ्रमती संसार चक्रामध्ये तो फिरतो अगदी खरं सांगू झालेले चक्रावलेले असतात हम्म अगदी मराठीत बोलायचं चक्रावलेले असतात म्हणणं काय आणि चक्रम झालेले असतात म्हणणं काय पण त्याच्यामध्ये भ्रमती फिरतात भ्रमंती त्यांची चाललेली असते विक्षेपशतेन कित्येक वेळा त्याच्या पुढे विक्षेप निर्माण होतो आणि त्याचा परिणाम आहे त्या विक्षेपाला प्राप्त झालेला विक्षिप्त माणूस आपल्या स्वस्वरूपाला जाण्याची त्याची पुण्या म्हणा किंवा शास्त्राने सांगितल्याप्रमाणे कर्माधिकांचा अनुष्ठान करून स्वे स्वे कर्मने भिरत आहात ज्ञान प्राप्य मग तो एवढ्या संपत्तीने संपन्न होतो गुरुना शरण जातो ज्ञान संपादन करतो आज्ञान तत्कार्यम निवयती अज्ञान व तत्कार्य निवृत्त करतो इति असं जर कोणी म्हणत असेल तर तरी स्वस्कंदोहण किंवा अशक्य आमच्या मताने स्वस्क ही गोष्ट जशी खोटी काय व्हा कसे काय आला तुम्ही एस आला विमानाने आला हे म्हणला हो मी माझ्या खांद्यावर बसून आलो हे म्हणणं जसं अशक्य आहे त्याप्रमाणे जर आत्मास्वरूप स्वतः जर ज्ञानस्वरूप आहे तर त्याचा मी एवढ्या परिश्रमाने एवढ्या कष्टाने इतके कष्ट उपसून मी त्याचं ज्ञान संपादन केलं हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे संबद्ध आहे विद्वाना हास्यास्पद आहे हीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी तशी प्रतिपादन केली आहे महाराज म्हणतात वेगळे काय प्रकाशे आत्मीया ज्ञानी असेल ज्ञानीत्व असेल वेगळा प्रकाश आणायचा वेगळा प्रकाश आणायचा म्हणजे गुणसंबंधी आत्ता तुम्हाला सांगेल प्रकाश म्हणजे ज्ञान गुणसंबंधी असलेलं जे ज्ञान म्हणजे वृत्ती उपाधीने युक्त दुसरं तिथं उपाधीने वृत्ती उपाधीने युक्त गुण उपाधीने युक्त असलेला असं ज्ञान आणून ते दिल्यानंतर मग ज्ञानी असेल मग त्या आत्म्याला ज्ञानीपणा येणार आहे काय ते ज्ञान आलं तरच आत्मज्ञानी होणार ते जर ज्ञान आलं नाही आगंतुक वृत्ती ज्ञान जर जन्माला आलं नाही तर मग काय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान नाही काय तो ज्ञानही त्यावेळी होणार आहे काय ते आगंतुक सोपाधिक वृत्तिरूप असलेलं ज्ञान आलं तरच आत्मज्ञानी असे यावे असे नाही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानच नाही असं आहे काय असं नाही त्याच्याकरता महाराज पुढे लिहिता काही चळी पाऊस आहे वर्षावे असे त्यानेमुळे त्याप्रमाणे आगंतुक ज्ञान आलं तर आत्मा ज्ञानी होणार ते आलं नाही कि ते ज्ञान नाहीत आहे त्याच्या ठिकाणी ज्ञानी तो त्याच्या ठिकाणी नाही असं कधीही कळत असा आत्मा स्वयंप्रकाश असल्या त्या स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी पुन्हा ज्ञान आलं त्याने दुसरं ज्ञान संपादन केलं आणि मग तो ज्ञानी झाला हे म्हणणं म्हणजे स्वस्कंधारोहणासारखं बोलणं आहे अशक्याचं बोलणं आहे विद्वाना हास्यास्पद आहे त्याचा खुलासा वाचा सर्वांना प्रतिती येतेच आहे सर्वांना सामान्य रूपाने प्रतिती आहेच मी आत्ता आपल्याला सांगितल्याप्रमाणे अज्ञान आणि आवृत्त असलेल्या लोकांची कदाचित भ्रमंती होत असेल तर त्याला ना इला जाय तो सिद्धांत इथे आता महाराजांना सांगायचं त्यांना असं सांगायचंय की जो या अवस्थेला येऊन पोहोचलाय त्याला असं सांगायचंय की अरे अहम ब्रह्मास्म त्या कारक वृत्ती हा सुद्धा बंद आहे का त्याच्या पुढची एक अवस्था आहे म्हणून ज्याला अजून हे अवस्थाच प्राप्त झाली नाही त्याला काय आपण सांगू शकतो अहम ब्रह्मास्म त्या वृत्तीच ना म्हणजे हो वृत्तीच पण वृत्ती कशाला म्हणतात तेच आम्हाला कळलं हा वृत्तीचा प्रकार आम्हाला कसा कळणार मग त्याच्याकरता हे गोष्ट नाही केरा टकमक त्याने आपलं नुसतं बघत राहायचं टकमक हा माझा शब्द नाही हा मुकुंद राजांचा शब्द आहे मोठा आवडता चार्जिंग लावले आहे बॅटरी जेव्हा चार्ज होईल ला, किती तासाने बाबा चोवीस तासाने चार्ज होईल तेव्हा म्हणले मग मी उदयाला येणार त्याची वेळ झाली की जैसा भासवतो प्रदक्षिणे तू उठला कि नाही घाल लागतो तो सर्व प्रकाशच आहे आत्मा केवळ ज्ञानस्वरूप आहे आणि तो जर वृत्ती बळाची इच्छा करेल तो जर म्हणे की गुणजन्य असलेलं गुणात्मक असलेलं जे ज्ञान ते होईल तेव्हा मी ज्ञानी होणार असं जर तो अपेक्षा करीत बसला सूर्याने अजून थोडासा अंधार आहे अमळ उजडल्यावरच आपण उदयाशी येऊ तो म्हणाला की अमळ ज्यावेळी उजडेल ना त्यावेळी मी उदयाला येईन तो वर काही मिळणार नाही जरा अंधार आहे अजून मग जरा लो झोपतो जरा लोटतो काय आढवा होतो असं तो म्हणत नाही पण तो तो स्वयंप्रकाश आहे त्याची इतकी इच्छा किती दिसून येतो असे म्हटल्यासारखे होईल म्हणत नाही पण म्हणल्यासारखं होईल असं म्हणणं कारण आत्मा त्याच्यापेक्षा स्वयंप्रकाश आहेकाशाने ज्ञानाला महत्व दिल्यासारखं एवढं वृत्ती ज्ञानाला महत्व द्यायचं काही कारण नाही आत्मा असं सूर्याने जसं अंधार जरा कमी झाला म्हणजे निघतो असं म्हणणं उदयाला येतो म्हणणं हे जितकं हास्यास्पद आहे तितकच आत्मा म्हणायला लागलाय की गुणजन्य जे वृत्तीज्ञान आहे त्यानंतर मी ज्ञानी प्राप्त होईल असं म्हणणं तसे मुळीच नाही स्वतः प्रकाशमान जो सूर्य त्याला अंधार म्हणजे काय पदार्थ था हे ठाऊक सुद्धा नाही मग तेवढा अंधार जाऊ दे अशी वाट कसा पाहिजे अशी वाट बघायचं काय करण आहे त्याला त्याप्रमाणे आत्मा ज्ञानस्वरूप जर आहे तर आता मी ज्ञानाच्या योगाने मोक्षाप्रत आलो हे तरी कस प्रयत्न केला श्रवण केलं संपन्न झालो इतकं इतके मी कष्ट उपसले इतकी हाडाची काढं केली काय करणार आपला स्वतः हा स्वयंप्रकाश आहेच आहे पूर्ण व्यर्थक आहे नुसतं व्यर्थक म्हणे सपशेल व्यर्थक नाव सुद्धा आता काढायचं आत्मस्थितीत या वृत्ती ज्ञानाला व्यर्थत्व आहे आणि हे व्यर्थत्व हे अवस्थेला जाण्यापूर्वी केवळ शब्द ज्ञानाच्या बळावर किंवा साधुसंगतीने आपल्याला हे समजले म्हणून जर कोणी म्हणे तर ते व्यर्थ म्हणणं म्हणजे हा पुन्हा संसारास मध्ये पडणार आहे भ्रमण भ्रमण करणार आहे चक्रावण्यासारखा आहे चक्रम होना आहे याचा तुम्ही ध्यानात विशाल घ्या ज्ञानेश ला तू आहे तही ज्ञान कोणा झाले वाई तई वाचून दिवाहेंग पुढे महाराज म्हणतात हे कसं घडतय कि एक दिवा म्हणाला काय दिवा म्हणाला की माझ्याशिवाय दुसरा कोणीतरी दिवा आणा म्हणजे मग मी तो पदार्थ तुम्हाला दाखवतो दिवा जर म्हणायला मला तो पदार्थ दाखवण्यासाठी दुसरा कोणीतरी एक मदत नेल दिवा द्या म्हणजे मी त्या पदार्थाचं प्रकाशन करतो असं जर घडेल अंग बोलला त्या दिव्याने आपल्या स्वरूपाला विसरला असा त्याचा अर्थ होईल तो दिवा आपल्या स्वरूपाला विसरल्याशिवाय हे बोलणं शकेल तू ज्या अर्थी असं म्हणतोय त्या अर्थी तो आपल्या स्वरूपाला विसरलाय असं तुम्ही समजा हे जसं अगदी त्याच पद्धतीने सांगतात की जो आत्मा नित्य निरंतरम स्वरूपू नित्य आहे विज्ञान घन स्वरूपांचं ते विज्ञान घन अपरोक्षाच घन स्वरूप आहे भरीव स्वरूप ज्याच आहे असं जे आत्मस्वरूप त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी <coughs> तन न अपेक्ष ज्ञानांतर अपेक्षित दुसऱ्या ज्ञानाची ते अपेक्षा करीत नाही ज्ञानातराची अपेक्षा जर आत्मस्वरूप करीत तर ते विज्ञान घन म्हणण्याला काय अर्थ आहे विज्ञान म्हणायचं आणि वृत्ती ज्ञानाची ते अपेक्षा करताय म्हणायचं हे म्हणणं बरोबर नाही स्वसंवेद्य तो त्यातलं नष्ट होईल तो स्वयंप्रकाश आहे स्वसंवेद्य असल्या कारणाने ते दुसऱ्याचं कोणाचही सहाय्य घेत नाही उलट जर तुम्हाला कोणी एखादा व्यवहारातला असा माणूस भेटला काय कि तो म्हणू लागला की दिवे हा दिव्याचा कडन मी दिवा पाहतो असं बोलणार जर असं बोलू लागला तर काय समजा तुम्ही एवढं समजा कि तो भ्रांत झालेला माणूस असला पाहिजे भ्रमिष्ठ माणूस हा असला पाहिजे तरच हे शक्य हिरवे हे कधीही शक्य नाही कारण दिवा हा प्रकाशा वाचून स्वतः कधीही राहणं शक्य नाही प्रकाशा वाचून जो दिव्याशिवाय दुसऱ्या दिव्या शिवाय दिवा मला हवाय अशी जर तो आपल्यापुढे इच्छा व्यक्त केली तर समजा की दिवा आपल्या अंगाला बोललेला स्वरूप अंग म्हणजे स्वरूप आपल्या स्वरूपाला तो बोललेला असं समजा आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा स्व असत्व न तू कसम चित्र रोचते असत्व कोणाला आवडत नाही कारण दिव्याला सुद्धा हे आवडणार नाही लक्ष ठेवा दिव्याला सुद्धा विचारलं की तुझं असत ते त्याला आवडणार स्वच अस्तित्व माणसाला कधी असतो काही आपण सदा प्रिय भवा मी प्रिया कदापी न भवा मी मला कधी अप्रिय घडतच नाही मी मला सदा प्रिय दुःखाचा अनुभव घेताना सुद्धा मी मला प्रिय आहे कारण माझं अस्तित्व हे सदाच असावं का कारण आत्मसद्रूपाने माणसाला त्याच्यामुळे असं सतत वाटत असत की मी सदा असावं आणि तो देहाच्या संबंधाने म्हणतो म्हणून तो भ्राम भ्रम म्हणायचा नाही तर वस्तुस्थितीने आत्मा सदरूप असल्या कारणाने त्याच्या संबंधाने त्याला असं वाटावं हे एका दृष्टीने स्वाभाविक आहे म्हणून स्व असे न तू कोणालाही आवडतच कसमैदीला आत्महत्या करणारा सुद्धा त्याच्या काहीतरी ध्येय आहे त्याला काहीतरी प्राप्त करून घ्यायचा तो काय म्हणतो मी आत्महत्या केली म्हणजे करायचं तर सुखी कोण होणार याच्या व्यतिरिक्त म्हणून तो तसं म्हणत असतो स्व असत्व कसमय न रोचे ते कोणाकडूनही आवडत नसल्या कारणाने दिव्याला असं सांगितलं की तू आपल्या अंगाला भुरलेला आहे विसरलेला आहेस तर ते दिव्याला सुद्धा जाणवेल की नाही बरोबर यायचं म्हणणं जर या वृत्ती ज्ञानाने मोठी पणाय तर मूलभूत ज्ञान स्वरूप झाल्यासारखी होईल दिवा जर पदार्थ पाहण्यास दुसऱ्या दिव्याची अपेक्षा करीत म्हणजे पदार्थ पाहतो पण माझ्यावर दुसरा दिवा पाहिजे त्याला काय अर्थ आहे तर तो आपल्या स्वरूपाला विसरला असे म्हटले पाहिजे असं म्हणावं लागेल त्याच्याकरता एक दोन ओव्याने दृष्टांत दिलाय तो दृष्टांत आम्हाला माहीत प्रसिद्ध आहे ज्ञानेश्वरीत हा दृष्टांत अतिशय उत्कृष्ट रीतीने माऊलीने लिहिलाय दोन सांगितले त्याच्यासाठी आपले स्वतःसिद्ध ज्ञान आहे ते विसरून जाऊन आणि अन्य पदार्थ पाहण्याकरता एखादा दिवा आणाव असे स्वतः दिव्याने म्हटल्याप्रमाणे होईल यात काय होईल कि दुसरा दिवा आणा असे म्हणणारा जो दीप आहे तो स्वतः प्रकाशनूप असता माझे अंग प्रकाशनूप नाही अशी त्याला भूल पडल्यामुळे तो तसे म्हणतो भूल पडेली असं म्हणायची वेळी त्याप्रमाणे आपल्या वास्तविक स्वरूपाचे भान नष्ट झाल्यामुळे श्रवणारी साधनाने मी आता मुक्त झालो असा व्यवहार होतो हे सिद्ध आहे आपण हे बहुतापाद या आपण आठवली म्हणे मी येणतात कोणी एक माणूस त्याला असं वाटलं की मी हरवलं मग हरवलं म्हणून त्यांनी हरवल्याचा शोध वर्तमानपत्रात पहिल्यांदा जाहीरातील की अशा अशा रुपाचा वगैरे माणूस हरवलाय कोणी शोध असला तर सांगा म्हणून वर्तमानपत्रात जाहिरात केली रेडिओवर ते सांगितलं टीव्ही सांगितलं आणि सगळीकडे सांगून प्रत्येक दिवसो फिरायला लागला आपली मंडळी सुद्धा पाठवली की मी हरवलंय मी कुठे असलो तर शोध घ्या आपण आपल्या शोधाला फिरू लागलाही दिशाना आणि माणसं दूध सगळ्यांना पाठवून तो विचारायला लागला मी हरवलंय कुठे असलो तर शोध काढा भयंकर शोध घेतला इतका शोध घेतला सोला बोलायची सोयने इतकी एकंदर शोधा शोध केली आणि बऱ्याच दिवसानंतर काय पुढे दुसरे तरी बघतात था पुष्कळ दिवसानंतर दोन ओव्यांचा सारा अर्थ आहे ही हीच गोष्ट पुढे महाराजांनी अशी लिहिले क्रम लेपणे तो, तो, तो मी नवोय गा चोरलो म्हणे ऐसा नाथिला छंदू अंतकरणे घेऊन टाकी हा मनुष्य अकारण नसलेला छंद खोटा छंद घेऊन ज्याप्रमाणे घरातनं निघालेला मी नाही असं समजतो आणि भ्रांतीने तो ओरडत असतो तर भ्रांतीने हरवलो हरवलो म्हणून ओरडणं आणि पुन्हा मी सापडलो सापडलो म्हणून आनंद होणं हरवलो नाही तर सापडल्या तर आनंद कसा आणि जर असं होत असेल तर मध्यंतरी भ्रम मानल्याशिवाय संगतीच लागू नये असा या दोन गोव्यांनी ज्ञानेश्वरी दिल्ल्या दृष्टांत तिथे स्पष्ट केलेला आहे त्यातला तात्पर्य अर्थ असा आहे नित्य प्राप्त रूप असलेलं जे आपलं स्वरूप आपल्याला नित्य प्राप्त आहे आणि नित्य प्राप्त असल्या कारणाने न साधना दिवशी ही प्राप्तीही प्राप्ती होणार प्राप्ती नाही देशे काळे पदार्थ साधूने घ्यावे माते तैसा नव्हे का सर्वांचे सर्वही म्हणजे सगळ्यांचा सगळा असल्या कारणाने सर्वांचा अंतरियमी रूपाने आत्मा असल्या कारणाने अत्यंत उत्कृष्ट दृष्टांताने पण थोडस उपहासपूर्वक माउली सांगते रे काय हा माणूस की स्वतःचा स्वतःला विसरला काय देशोदेशामध्ये तो शोधतोय काय एखादा नित्य देवदत्ताला देवदत्ता हा नित्य प्राप्त असताना हे स्वप्राप्तअर्थ स्वतःच्या प्राप्तीसाठी देश जर जाऊ लागला तर कोणीही माणूस असं म्हणेल की हा भ्रमिष्ठा म्हणून बुद्धिमान माणूस असेल तर बुद्धिमान कोरुष हा नवेत असं तो कधी बोलणार बोलू लागला तर समजावं की त्याला भ्रम झाल्या म्हणून समजा कालांतराने तो जर आपल्याला प्राप्त झाला तर आता मी सापडलो आता मी सापडलो असं जर कोणी म्हणेल तर ज्ञानेश्वर मौली म्हणते आता रिझणं तरी कसं शक्य त्याचा आनंद तरी ज्ञानी माणसाला कसा होईल हरवलाच नाही तर पुन्हा सापडल्याचा आनंद होता हरवल्याचा जर भ्रम झाला असेल तर भ्रमणविरुद्धनंतर सापडल्याचा आनंद होईल मग ज्याला होत असेल त्या भ्रमिष्ठ माणसाला ठीक आहे पण ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नित्य प्राप्तीचा ज्याला बोध आहे त्या पुरुषाला ही गोष्ट कधीही आणि शोकालाही कारण होत नाही पुन्हा आनंदालाही कारण होत आपण आपल्या जवळ हो। नित्य आहो ते असा निश्चय करून देशोदिश आपला शोध करावा लागला असा भ्रम कधी होईल काय होणारच नाही पण कदाचित होऊन काही दिवस लोटल्यावर अगोदर होणार नाही खरं पण एखाद्याला झाला काही दिवसानंतर तो त्याला सापडला जेव्हा आपलेपणाचा आठव झाला तेव्हा तो म्हणजे काय त्याला मीच तो आहे म्हणायचं कळलं तेव्हा तो आपल्याशी म्हणतो कि मी पूर्वी हरवलो आणि आता सापडलो या माझी रिजवण कशी होईल होणारच नाही इतकेही असून जर तो आनंद मानू लागला तर तो ही भ्रमच होय जर आनंद मानू लागला तर तो सुद्धा एक प्रकारचा भ्रम आहे हरवलोच नव्हतो तर सापडल्याचा आनंद कसला हा त्यातला मूळ भाग आहे पैसा ज्ञानेची आपली प्रमाण महाराज म्हणतात एवढ्यासाठी इथे उपसंहार करतात की एवढ्या करता मी त्या सोहम सहा म्हणजे तो परमात्मा हम म्हणजे मी तो मी आहे अशा प्रकारची वृत्ती किंवा हे वृत्ती ज्ञान म्हणजे हाही एक प्रकारचा बंधच आहे त्याचं कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो स्वतः ज्ञानस्वरूप असल्या कारणाने वृत्तीजन्य ज्ञानामुळे मी महतीला प्राप्त होईल अशी बुद्धी होणं हाही एक प्रकारचा भ्रमच असल्या कारणाने वृत्ती ज्ञानरूप हा एक बंध आहे म्हणून मी आरंभापासून म्हणतोय कि वा अहम ब्रस्मित्या कार वृत्ती रूप ज्ञान हे अज्ञानजनित असल्या कारणाने हाही एक प्रकारचा बंधच आहे त्यातला सार्थ असा शुद्ध ज्ञान मात्र आत्मा असल्यामुळे त्या आत्म्याच्या ठिकाणी विक्षेपाचा त्रैकालिक अत्यंत अभाव असल्यामुळे किंबहुना त्रैकालिका म्हणजे यावत विश्वाच्या त्रैकालिका अत्यंत आत्म अधिकरण असल्याकारणाने ज्यावेळी मनुष्याला परमेश्वराचं यथार्थ ज्ञान होतं त्यावेळी दोन गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे एक त्याला अभेदा अभेदानुभूती येते आणि एक आभा अत्यंत अभावाधिकरण म्हणून अनुभवते नु ज्यावेळी अभेदानुभूती येते त्यावेळी परमेश्वराविषयीची परोक्षतेची व स्वविषयीची परिच्छिन्नतेची भ्रांती निवृत्त होते आणि अभावाधिकरणतेची म्हणून किंवा अभावाधिकरण जगत विश्वाभाव जगदाभाव म्हणा जगदाभावा ज्यावेळी परमेश्वराचं मनुष्याला ज्ञान होतं त्यावेळी या विश्वाविषयीची सत्यतेची असलेली जी भ्रांती ती पूर्णतया निवृत्त होत असल्या कारणाने असं उभय रूपाने त्या परमेश्वराचं त्याला आणि ज्ञान यासाठी अनुमान मात्र, भाव हे अनुमान आपल्याला मांडून दाखवतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल ज्ञान मात्र दृंग मात्र आत्मान पक्षीकृत विक्षेपान भवित अर्हती हे आपलं साध्य अद्वितीय तो अद्वितीय असल्या कारणाने हा हेतू दृष्टांत ब्रह्मवत किंवा हा दृष्टांत तुम्हाला काय हा अनुभयी दृष्टांत पण आत्मस्वरूपाला अनुभयी दृष्टांत देता येत नाही द्यायचाच असल्या कारणाने म्हणून ब्रह्मवत असाही दृष्टांत देता येईल किंवा यन्न एव तन्न एवम यथा घटात घट अद्वितीय नसल्यामुळे जसा असा होऊ शकत नाही तसा तो होऊ शकत घट हे त्याला उदाहरण दिले घट हा अद्वितीय नसल्या कारणाने त्याच्या ठिकाणी तो विक्षेप अभावा नवू शकत नाही हा अनुमानाचा जर विषय आपण लक्षात घेतला तर या अनुमानावरूनही आपल्याला असं दिसून येईल की परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानरूप आत्म्याच्या ठिकाणी विक्षेचा विक्षेपरूप असलेल्या जगताचा देह इंद्रिय इत्यादी वृष्टी विक्षेपाचा किंवा जगदादी समष्टी विक्षेपाचा वैकालिक अत्यंत अभाव आहे आणि विक्षेपाचा अभाव असल्या कारणानेच त्याच्या ठिकाणी आता दुसऱ्या कोणाचीही अस्तित्वाची सिद्धी होणार नाही म्हणूनच महाराज म्हणतात जर विक्षेपाचा अभाव असेल तर ज्ञानम अपेक्षतेचे कोणी म्हणेल वा विक्षेपाचा अभाव आहे पण ज्ञान अवश्य आहे माणसाला असणं असं जर कोणी म्हणेल आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विक्षेपाचा अभाव आहे तो जर स्वतः ज्ञानस्वरूप आहे तर तिथे या ज्ञानाची तरी आवश्यकता काय पण जर कोणी म्हणेल की ज्ञानाची आवश्यकता आहे आणि सहा अहम एव तोच मी आहे अशा प्रकारचे सो अस्मी तोच मी आहे असं जर कोणी चिंतन करील इथे एवम म्हणेल असं जर कोणी मानेल असा ग्रह करील किंवा असा निर्धार करण्याचा प्रयत्न करील तरीही एषा हा देवबंध हा हाच तो बंध आहे की ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी युक्तीने प्रमाणाने अनुभवाने कोणाच्याही ज्ञानाची आवश्यकता नसताना तो ज्ञानूप आहे असं असूनही जर कोणी म्हणेल की मला ज्ञानाची अपेक्षा आहे ज्ञान द्न्यान मला मिळवायला पाहिजे अशी इच्छा करून मस्मी असा निर्धार करेल तर हाच ज्ञान रूप बंद आहे उलट शुद्ध चिन्हात्र स्वरूपाच्या ठिकाणी भ्रमाला कारणीभूत असलेल्या अज्ञानाचा अभाव आहे अज्ञानाचा अभाव आहे म्हणून भ्रमाचा अभाव आहे भ्रमाचाच अभाव असल्या भ्रम सापेक्ष त्या भ्रमनिवृत्तीचा अभाव आहे कारण भ्रम असेल तर भ्रमनिवृत्तीचा प्रयत्न तुझे नाही ते, ते बळपुणासाठी आणि विचाराची जर भ्रमच तिथे संभवत नाही म्हणजे अज्ञान संभवत नाही म्हणून भ्रम संभवत नाही भ्रम संभवत नाही म्हणून भ्रमाच्या निवृत्तीचा प्रयत्न तोही संभवत किंवा त्याची निवृत्ती भ्रमनिवृत्तीचा अभाव असल्या कारणाने तोशा भावाचा जो आनंद आहे का त्या आनंदाचा त्याच्या पुढे सांगायचा आनंदाचा अभाव असल्या कारणाने त्यामुळे मोठेपणाला येण्याचे काही कारण काही नेहमी म्हणत असत मी कृतार्थ संतोष होण्यासारखं काय मी बद्ध राहिलो ह्याचं काय मला मुक्त झाला विशेष आनंद आहे मी मला ओळखल ह्या काय मोठे जो स्वस्वरूपाच्या ठिकाणी कधीही विसरत नाही अनावृत्त स्वरूप आहे त्याला महाराज म्हणायचं अनावृत्त होणं महाराजपणाचं काय आहे मोठेपण काही नाही त्याला उदाहरण दादा म्हणत असत की आपल्या आता पोथी सुटली पोथी संपल्यानंतर पाठ संपल्यानंतर प्रत्येक जण जर आपापल्या खोलीत गेला तर ह्या छानपणा काय हा एक गोष्ट खरी आहे की आपल्या खोली जाण्याच्या लागला तर मात्र भ्रम आहे दुसऱ्याच्या खोलीत शिरणं हा भ्रम आहे पण आपल्या खोली जाणं हा जसा पुरुषार्थ नाही त्याप्रमाणे स्वस्वरूपाला अनावर ओळखणं यात पुरुषार्थ काय म्हणून त्याच का मोठेपणा मानायचं काय करण आहे म्हणून निवृत्तीचा अभाव आहे म्हणून संतोषाचा अभाव आहे आणि संतोषाचा श्लाघ्यत्वाचा ही अभाव आहे इतकच नव्हे आता येव एवढ्याच ये कारणास्तव त्रिविध परिच्छेद शून्य असलेल्या नित्यसिद्ध स्वरूप असलेल्या अद्वैत स्वरूप असलेल्या आत्मस्वरूपा ठिकाणी बंध बंध सापेक्ष मोक्ष या रचना शब्दारण ही आत्मस्वरूपा ठिका अशक्य वक्त अशक्य संगक्य शब्द रचना कर अशक्य है कस वस्तुस्थिति ने तो नहीं शब्द रचना ही संभवत नहीं शब्द प्रवृत्ति ही संभवत नहीं जा बंध मोक्ष अभावे बंध आणि मोक्ष यांचा अभाव असल्या कारणाने दोन्हीचाही परस्पर सापेक्षांचा अभाव असल्या कारणाने तर निवृत्ती रोग साठी त्या निवृत्ती करून निवृत्ती करण्यानंतर जे प्राप्त होणार म्हणजे बंध आणि मोक्षांच्या निवृत्तीनंतर प्राप्तीला कारणीभूत असणारे हेतू असणाऱ्या साधन कलाप्या साधन समूह म्हणून त्याचा तुम्ही जेवढा काही ऐकला असेल तो अंतरंग साधन कलाप वा बहिरंग साधन कलाप अंतरंग साधन समूह बहिरंग साधन समूह या सर्वांचाही विचार केला तर साधन कलापी निवृत्तीही किंम वक्तव्य ही साधन ही अभाव रूप आहेत तीही साधन भ्रामक आहेत हे काय का तुम्हाला आता आम्ही वेगळं सांगायला पाहिजे काय ती साधन ही आपोआपच भ्रामक आहेत असं या बोलण्यानं ठरलं असल्या कारणाने बद्ध मुक्तो इतिव्याख्या गुण तो मे न वस्तुतः ही गोष्ट गुणाने घडते मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ना बद्धता ना मुक्तता गुणस्य माया मूलत्वाद गुण हे सर्व मायामुलक असल्याकारणाने माया, माया कार्य असल्याकारणाने मायेचं स्वरूप असल्या न मे मोनम माझ्या ठिकाणी ना मोक्ष आहे ना माझ्या ठिकाणी बंध आहे असं असूनही जर कोणी मी सोहमसमी असं जर म्हणत असेल तोच मी आहे असं जर म्हणत असेल तर अशा प्रकारच ज्ञान आहे असा या माऊलीच्या कुंडली गोरधारी विठ्ठल श्री ज्ञान देवकर लेणता देशोदेशी हे होय आपण आपल्या जवळ नित्यावर विसरून ध्रमानी मी भरवलो असा निश्चित करून येशोविषयी आपला अश्वित करावा लागला असा भ्रम तरी कोणास होईल काय होणारच नाही पण कदाचित होईल वो कहीं दिवस उठल्यानंतर जेव्हा आपलेपणाचा आठवण झाला तेव्हा तो अपेक्षित म्हणतो की मी पूर्वी हरवलो आणि आता सापडलो या त्याच्या म्हणण्याने त्याला दुःख किंवा आनंद कसा होईल वो माझी मिरवणूक कशी होईल होणारच नाही इतके असून जर तो आनंद मानू लागला तर तो ही हो आत्मा ज्ञानेची आपली ऐसा बंद होते त्याप्रमाणे आत्मा म्हणता ज्ञानरूप असता सर्वांधी मूळ संबंधित ज्ञानाने मी स्वतः ज्ञानरूप परमात्मा आहे असे म्हणेल तर तेच ज्ञान भ्रम आहे बंद आहे ज्ञानेचं महाराज एकंदर तात्पुरे सांगतात जे ज्ञान स्वय बुडे म्हणून ज्ञाने मोक्षु घडे ते निश्वर महाराज म्हणतात तर सुरुवात जे ज्ञान स्वयंडे जे ज्ञान स्वय बुडे जे ज्ञान स्वतः बुडणे नाम नाहीसे होणे निवृत्त होणे जे ज्ञान स्वत निवृत्त होत आणि म्हणून तरी भारी नावडे म्हणून तर ते भारी आवड वाटत नाही म्हणून ज्ञाने मोक्षु घडे ज्ञानाने मोक्ष होतो ही गोष्ट खरी आहे ते पण कंसात असल्याचं पण केव्हा असं मला इथेच मध्येच विचारायचं हा जो प्रश्न आहे हा मध्येच विचारायचा की ज्ञानाने मोक्ष होतो हे गोष्ट खरी आहे आणि ज्ञानाने मोक्ष होतो पण केव्हा होतो असा प्रश्न विचारला तर उत्तर आहे निमालीने कि ते ज्ञान निवृत्त झाल्याने मोक्ष होतो असा त्याचा थोडक्याला अर्थ आहे म्हणजे प्रतिबंधाला कारणीभूत वाटत नाही आता ते ज्ञान प्रतिबंधाला कारणीभूत नाही ज्ञानाने मोक्ष घडतो हे तर खरेच पण ते ज्ञान आत्मस्वरूपाचे जेव्हा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सदाच लीन होईल तेव्हा मोक्ष दात हा ज्ञान अभाव त्या जर, जर त्या ज्ञानाचा अभाव असं ठरेल तर मोक्षानाचा जर अभाव ठरत असेल वृत्ती जर सापेक्षा त्याचाही अभाव होतो म्हणून ज्ञान व अज्ञान हे दोन्ही प्रकारचे एक बंध आहेत असं ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट म्हटलेलं आहे वृत्तिज्ञानाविषयी मुलीने असं म्हटलंय अज्ञान ज्ञानी बुडाली आहे ज्ञाने कीर्ती मुखत के लिया जैसे काष्ठ काष्ट महाराजांना असं म्हटलं की अज्ञान ज्ञाने बुडाली मूल जे अज्ञान ते मूल अज्ञान महावाक्यजन्य अखंड ब्रह्माकाराची जी वृत्ती त्या वृत्ती ज्ञानामध्ये जर ते बुडून गेलं तर ते बुडून गेल्यानंतर अज्ञान वृत्तीज्ञानामध्ये बुडून गेल्यानंतर की व कीर्तिमुखाप्रमाणे कीर्तिमुख परवा सांगितल्याप्रमाणे त्या राक्षसाधिकांचा विनाश करून आपला स्वतःचा विनाश करून जसं त्या त्या शिव शंकराच्या आणि त्या उंबरठ्यावर त्याला बाहेर तोंड करून लावलं जातं बहिर्मुखतेनं त्या पद्धतीने या ज्ञानाने कीर्तिमुखत्व के केल्यानंतर म्हणजे त्या वृत्तिज्ञानातला वृत्तिंश वृत्ती रूपाने ना। <coughs> ना <coughs> ते नाही सहून मूळ शुद्ध स्वरूपभूत ज्ञान शिल्लक राहत अगदी त्याच पद्धतीनं वृत्ती ज्ञानही निवृत्त होत वृत्ती ज्ञानामध्ये बुडालेलं अगोदरच निवृत्त झालेलं असतं आणि वृत्ती रूपाने ते ज्ञान नष्ट होऊन स्वरूपभूत रूपाने ते शिल्लक राहत त्याप्रमाणे इथे महाराज म्हणतात की ज्ञानाने मोक्ष होतं ही गोष्ट खरी पण ते निमाले नाही बुडाल्यानंतर म्हणजे वृत्ती रूपाने नष्ट झाल्यानंतर निर्वृत्तिकृमात्र स्थिती राहणं हे खरं मुक्त किंवा यथार्थ स्वरूपाचं मुक्त स्वरूपाच वर्णन पण तेवढ मोठतो म्हणजे याच प्रकरणाच्या चौथ्या भूमीचा जो अभिप्राय सांगितला आहे त्या अभिप्रायाची सिद्धी पाचव्या भूमी पासून चोवीसा करून पुढील मिळवणी करतात म्हणूनही <coughs> पराधिका मिळवणे करतात उपसंहार करतात संहाराची स्वरूप त्या ज्ञान स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानही सहन होत नाही आणि तत्सापेक्षान न सह्य ते ज्ञानही तिथे सहन होत अज्ञान आणि तत्सापेक्षान उभय यांच्याहून विवर्जित असं ते मूळ स्वरूप असल्या कारणाने त्या आत्म आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या दोन गोष्टी जर सहन होत नाहीत तर मग तेथे इतर गोष्टी सहजच सिद्ध होते इतर अन्य साधनांचा, इतर साधनांचा कल्पनेला मुळी ही अवकाश तिथे राहत नाही म्हणूनच वाणी वाचो आपणी सुद्धा सर्वच्या सर्व आविद्ये सहनिवृत्त होतात त्या आपण स्वतः निवृत्त होत असल्या कारणाने वाणी आणि वाणीना कारणीभूत असणारी अविद्या या दोन्हींचा नाश झाला असल्या कारणाने जीवाचा व जीवाच्या ठिकाणी असणारा जीवत्वाचा जीवाच जीवत्वाचं जे मूळ बीज जी ते आविद्येची निवृत्ती होते आणि ते जीवत्व ज्या अंतःकरणादिकामध्ये स्पष्ट होतं त्या अंतःकरण वृत्तीचाही विनाश होतो म्हणून अंतःकरणाची स्पष्टता होणारा अंतःकरण वा अंतःकरणाची वृत्ती मुख्यता तीही निवृत्त होते त्याचं कारण आज्ञानेही निवृत्त होतं आणि उभयाच्या निवृत्तीनंतर केवळ एकमेव दृमात्र स्थिती शिल्लक राहते असा त्याचा काही न वाटणार अंत तर ज्योत आहे केवळ प्रकाश राहणार आहे का तर राहतो आपल्या मोज मोहिमेमध्ये सगळेच राहतात असं थोडंच आहे अंतर करण जर बाधित झालं प्रत्येक जीव हा आत्मस्वरूपाने आणि स्वरूपाविषयी विनमुख होऊन म्हणे देह इत्यादी बंधाला प्राप्त झाला आणि आपल्या आम्हाला कसा जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही तर <coughs> कसा लागला केव्हा लागला का लागला अज्ञानच ला ला, का निर्माण झालं याच उत्तर कोणीही दिलं नाही त्याचं ना। एवढंच उत्तर आहे का झालं कसं झालं यापेक्षा तो आता या अवस्थेला प्राप्त झालायच ना या झालेल्या प्राप्तावस्थेपासून कसा तो आत्मस्वरूपाकडे जाशील तेवढा तो ते विचार करण्याची गरज आहे त्याच्यासाठी दृष्टांत देत असत अत्यंत निर्मळ राहणारा एक माणूस अतिस्वच्छ राहणारा माणूस त्याच्या धोत्राला डाग पडला हा डाग केव्हा पडला का पडला कसा पडला याचा विचार करण्यामध्ये वर्तमान काल व्यर्थ घालवण्यापेक्षा हा डाग कसा निवृत्त होईल एवढाच विचार जसा करावा त्याप्रमाणे आपल्या स्वस्वरूपाकडे आपण कसे जाऊ याचा प्रारब्ध प्रतिबंध जर शिल्लक असेल तर प्रारब्धाच्या प्रतिबंधामुळे जर राहणं आवश्यक असलं तर तो येतो एकच मुख्य भाग आहे की आल्यानंतर त्याची सत्य तो वृत्ती राहत नाही राहिली तर ती तात्कालिक राहते आणि ती त्याच्या पुनर्जन्माला कारणीभूत होत आणि त्यात सुद्धा प्रारब्धात सुद्धा अशी स्थिती आहे की त्याचं त्याच्या स्वदृष्टीने जर काही प्रती झाली तर त्याचं काही अंश का प्रारब्ध आहे असं समजा आणि जर समजा त्याच्या स्वतःच्या प्रारब्धाची स्थिती काही असण्याचं कारण नसलं तरी सुद्धा जसा ईश्वर परप्रारब्धाने आणि प्राणी कर्मसापेक्षी ईश्वर सृष्टी निर्माण करतो त्याप्रमाणे एखादा साधू पुरुष शिष्यांना उपदेशाधिक सुद्धा करीत असेल त्यातही परप्रारब्ध हे निमित्त कारण मानलंच पाहिजे या ज्ञानीपुरुषाच्या देहाच्या स्थितीबद्दल सुद्धा असंच लिहिलंय कि प्रारब्ध प्रतिबंध असारब्धावशेष असतो प्रारब्ध्यहतो नाम जीवनमुक्तीत राहतो जीवनमुक्ती संपले म्हणजे विदेय कौवल्याला प्राप्त होतो असं त्याच थोडक्यामध्ये समाधान आहे असो, समा असो, असो अस आणि या ब्रह्मस्थितीला मनुष्य प्राप्त होतो असा या सगळ्यातला थोडक्यात अर्थ आहे या उलोकन पूर्वक पूर्वी सांगितलेला असता त्या वाणी अविद्ये सर्वात बाधित होतात त्या वाणी आपल्या ऐश्वर्यासह आपल्या सगळ्या ज्ञानासह व अविद्येसह स्वतः निवृत्त होता अशी वास्तविक स्थिती खरी परंतु तशी स्थिती होण्याचे पूर्वीच जिज्ञासूष तशी स्थिती झाल्याचे वाटते मी एकाच वेळ असं होतं हे स्थिती होण्यापूर्वी शत्रुघ्नाचा उत्कर्ष आहे माणसाला असं वाटतं की नाही आता मी झालो मला हे पूर्णतेने ज्ञान प्राप्त झालं म्हणजे त्या अवस्थेला जाण्यापूर्वीच माणसाला असं वाटतं उदाहरणार्थ या पादुकाच्या जवळ आल्याबरोबरच माणसाला वाटतं की व आलो मी आळंदीला आलो पोहोचलो ठीक आहे आला शिवित आला अजून गाव पुष्कळ दूर आहे त्या गावात मंदिर आहे त्यात माऊलीचं दर्शन व्हायचं आहे असा जो अल्प भाग पुढे राहिला भागाला जाण्यापूर्वी जसं इथे वाटावं अगदी त्याच पद्धतीने अभिप्राय हेच पुन्हा सहा उभ्या हीच गोष्ट पुन्हा आणखीन सहा उभ्या ऋणशेष कसा शिल्लक राहतो याची स्पष्टता करतात hmm. hmm. आरंभ तो पंचवीसाव्या पुन्हा सिद्ध करण्याची महाराजांचा प्रयत्न करा आता पुन्हा ही गोष्ट सांगायची कायम आहे की मी काल आपल्याला असं सांगितलं होतं की विनोद मानवाचा विनोद मानवाला थट्टेची मस्करी करून जर खालच्या अवस्थेला नेऊन तर मायेचा विनोद त्या मानाने काहीतरी आणि विकृती निर्माण करीत असतात असं ध्यानात ठेवा मायेचा विनोद आणि मायेचा विनोद असल्या कारणाने मायेने नसलेले हे जग निर्माण करून मनुष्याला या एकंदर बंधामध्ये टाकलेला आहे त्या मायेचा हा विनोद खरी आहे खोटा आहे हे जरी खरं आहे तरी सुद्धा त्या मायेच्या विनोदाचा परिणाम काय होतो परिणाम असा होतो की मनुष्याला सत्वाच्या उत्कर्षामध्ये अहम वृत्ती निर्माण होऊन पूर्णतः जर त्याचं ऋण फिटलेलं नसेल ते वृत्ती जर त्या रूपाने शिल्लक असेल त्या वृत्तीवर सुद्धा जर मनुष्य सतत एक निष्ठ राहील तर तोही तो एक प्रकारचा आहे हा मायेचा विनोद माया सामान्य जनाला बंधात टाकते यात काय मोठं नबल आहे पण याही पुरुषाला या ऋणशेषाच्या रुपाने बंधात टाकते हा त्या मायेच्या विनोदाचा विशेष भाग आहे ही गोष्ट लक्षात येत नसल्या कारणाने या ज्ञानबंधामध्ये लोक सापडल्याचे दिसून येतात इतकंच नव्हे तर काल परवा दोन तीन दिवस स्वामींनी आपल्याला सतत सूचना दिलेली आहे की बाबा ही जर खरी वृत्ती निर्माण झाली नाही तर पुन्हा देहाकार वृत्ती होऊन पुन्हा प्रपंचामध्ये जर इकडे जाऊन पडला तर त्याला जबाबदार कोण हा पक्षने तर हा पक्ष प्रयत्न करला त्याला जबाबदार कोण या उभय पक्षापासून विवर्जित आत्मस्वरूप आहे असं कळस तो पर्यंत प्रतिबंध आहे अविद्येताच ज्ञानरूपाने बंध आहे असं समजण्याची अतिशय गरज आहे हे समजण्याची सूचना ज्ञानेश्वर महाराजांना असं वाटलं की एकदा अविधीचा देश राहतो एवढं सांगून या मंद प्रज्ञांच्या वा सात्विक वृत्तीच्या उत्कर्षामध्ये जाला अजून पूर्ण ऋण फिटण्यापूर्वीच निर्वृत निर्वृत्ती वृत्ती शून्य अशी दशा प्राप्त होण्यापूर्वीच जर मी कृतार्थ एवढ्याच बोधामध्ये जर तू राहू लागला तर तेवढ्याने कार्य भागणार नाही ही वृत्तीसुद्धा निवृत्त झाली पाहिजे वृत्तीसहित मज लपवी अशा अवस्थेला हा मोक्ष प्राप्त झाला पाहिजे हा विषय पुन्हा पुन्हा दृढ म्हणून पुनरवृत्ती जरी असली तर शिकवणाऱ्याला एखादा सूक्ष्म विषय शिकवते वेळी अनंतवार आवृत्ती करणं शब्दकोशामध्ये एका शब्दाचे पुन्हा पर्याय देणं किंवा एखादा मंद प्रज्ञा असल्या कारणाने त्याला पुन्हा पुन्हा ती गोष्ट सांगणं यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नसून दृढतेच्या दृष्टीने हाही एक प्रकारचा गुणच आहे म्हणून आज ज्ञानेश्वर महाराजांची अतिशय करुणा आहे की पुन्हा तीच गोष्ट आपल्याला पक्की व्हावी म्हणून पुन्हा सांग पुन्हा सांगण्यामध्ये यात कोणत्याही प्रकारचा दोष त्याच कारण श्रुतीने ज्या अर्थी अनंतवार उपदेश केलाय त्या अर्थी तुला आवृत्ती करण्याची गरज आहे लोक म्हणतात आता आवृत्ती काय करायचं एकदा झालं ना झालं पण ते झालेलं पक्क होण्याकरता एक स्त्रियांचा दृष्टांत दिलाय कुटुंबांनी हलवून खुंटा आधी करावा बळकट त्या स्त्रिया जात्यावर बसतात आणि त्या आपल्या हाताने तो खुंटा ठोकलेला असतो पकाय असा असतो पुन्हा त्या स्त्रिया म्हणतात की एकदा पुन्हा हलवून बघूया नाही तर कुठे जर चुकून रहला, तर तो, तो खुंटा आपल्या कपाळाचा मोक्ष केल्याशिवाय राहणार नाही तो कपाळ मोक्ष चुकवण्यासाठी जशा स्त्रिया पुन्हा एकदा हलवून पाहतात तशा प्रकारे त्याची दृढता होण्यासाठी आवृत्ती का असं प्रदोपदेशा आहे त्याच उत्तर देत आता करायचं हे विचारण असं सांगत आहे की त्याला करण्याची आवश्यकता शंका आली ना मग ते विचारलं पाहिजे अशी शंका येईल तर तिचे समाधान हे आहे की जो सिद्धांत सांगितला पुन्हा पुन्हा दृष्टांतमध्ये जेवून तेच तेच सांगतात तेच तेच सांगतात सांगणारे त्याच्यासाठी कंटाळत नाही आता ऐकणारा कंटाळा लागला आम्ही समजावू की हा आम्ही कधी नाही मजा <laughs> <laughs>